अध्याय दोनशे अठ्ठावीसावा अभ्युदयाची व अवनतींची लक्षणे युधिष्ठिर म्हणाला पितामह मनुष्याचा अभ्युदय व्हावयाचा असला किंवा त्याची अवनती व्हावयाची असली तर त्यापूर्वी कोणती लक्षणे होतात हे मला सांगा भीष्म म्हणाले युधिष्ठिरा तुझे देव बरे करू मनुष्याचा अभ्युदय किंवा हानी ही पुढे भावयाची असली म्हणजे त्याची पूर्व त्याचे सांगत पूर्वचिन्हेविषयी लक्ष्मी आणि इंद्र यांचा एक प्राचीन संवाद इतिहास म्हणून सांगत असतात पूर्वी प्रचंड तपाच्या समृद्धीमुळे ब्रम्हलोकामध्ये वास्तव करणाऱ्या ऋषीशी समान बनून गेलेला विश्व व परब्रह्म यांचे ज्ञान असलेला ब्रह्मदेवाप्रमाणे अमर्याद व प्रदीप्त तेज असलेला व निष्पाप अशा महातपस्वी नारद आपल्या इच्छेन रूप केलेल्या त्रैलोक्यामध्ये संचार करीत होता कोणे एके समयी प्रातकाली उठल्यानंतर त्याला पवित्र अशा जलाचा स्पर्श करण्याची इच्छा झाली तेव्हा तो ध्रुवद्वारापासून निर्माण झालेल्या गंगेवर गेला व तिच्यामध्ये उतरला याचवेळी शंभरं पाक इत्यादी दैत्यांचा नाश करणारा सहस्रनयन इंद्र त्या देवर्षी सेवित गंगेच्या तीरावर आला तेथे त्या उभयतांनी स्नान केले व अंतकरणाचा निग्रह करून थोडासा जप केला आणि बारीक सुवर्णवालुकेने युक्त असलेल्या वाळवंटावर जाऊन बसून ते पवित्र आचरण असलेल्या देवर्षी प्रभूती मोठमोठ्या ऋषींनी केलेल्या के गोष्टी करू लागले याप्रमाणे ते पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी एकाग्र अंतकरणाने सांगत असता किरण समुदायांनी सुशोभित व परिपूर्ण मंडल असलेला भगवान सूर्य उदय पावला आहे असे त्यास दिसून आले तेव्हा त्याने उठून त्याचे उपस्थान केले त्यावेळी आकाशात सूर्य उदय पावला असता त्यांच्याजवळच दुसरा जणू सूर्यच असे एक तेज दिसू लागले यातून ज्वाला वरती येत आहेत असे दिसत होते हे भरतकुलोप पन्ना ते तेज भरतकुलो ते दैदिप्यमान असून वेगाने येत होते म्हणून ते गरुड आणि सूर्य या दोहोच्या वेगाने निर्माण केलेले आहे की काय असे भासत होते ते तेज त्रैलोक्याला प्रकाशित करीत होते त्या तेजामध्ये त्यांना प्रत्यक्ष लक्ष्मी असल्याचे दिसून आले तिच्यापुढे अतिशय शोभायमान अशा अप्सरा होत्या तिचा आकार मोठा व कांती सूर्यासारखी होती ती प्रचंड अग्निच्या ज्वालेप्रमाणे दिसत होती तिचे अलंकार नक्षत्रासारखे झळकत होते तिने मौक्तिकमाला धारण केली होती आणि तिचे आसन कमलपत्राचे होते युधिष्ठिरा अशी ती अद्वितीय स्त्री विमानातून उतरली आणि त्रैलोक्याधिपती इंद्र व देवर्षी नारद याचकडे आली तेव्हा राजा प्रत्यक्ष इंद्रही नारदाला पुढे करून तिला सामोरा गेला आणि हात जोडून व स्वतःच आपले नाव वगैरे कळवून त्या देवाधिपती सर्वज्ञ इंद्राने तिची उत्कृष्ट प्रकारे पूजा केली आणि नंतर तो बोलू लागला इंद्र म्हणाला हे सुहास्यशालिनी तू कोण आणि येथे कशासाठी आली आहेसंदरी हे कल्याणी तू कोठून आलीस आणि तुला कोठे जावयाचे आहे लक्ष्मी मनाली पवित्र अशा त्रैलोक्यामध्ये सर्व स्थावर जंगमात्मक प्राणी माझ्याच प्राप्तीच्या इच्छेने मनपूर्वक अत्यंत प्रयत्न करीत असतात सूर्यकिरणाने विकसित होणाऱ्या कमलामध्ये सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी माझे जन्म झाले आहे कमलाच्या योगाने शोभायमान असणारी जी लक्ष्मी ती मीच होय मलाच पद्मा आणि श्री असे नाव आहे इंद्रा संपत्ती ऐश्वर शोभा श्रद्धा शक्ती नम्रता विजय स्थिती धैर्य सिद्धी इंद्रवैभव स्वाहा स्वधा दैव आणि स्मृती ही सर्व माझीच रूपे आहेत इंद्रा विजयशील राजांच्या सैन्याचा अग्रभागी व ध्वजांवर धर्मशील पुरुषांच्या देशात व नगरात आणि संग्रामापासून परावृत्त न होणारा व विजयाने शोभणारा शूर नृपती यांचे ठाई माझे सदैव वास्तव्य असते तसेच जो निरंतर धर्मनिष्ठ उदारबुद्धी ब्राह्मणांचे हित करण्याविषयी दक्ष सत्यवक्ता विनयसंपन्न आणि दानशूर असेल त्याचपाशी मी सदैव वास्तव्य करीत असते सत्य आणि धर्म हीच माझी बंधने आहेत व त्याने बद्ध झाल्यामुळे मी पूर्वी दैत्यांपाशी राहिले होते परंतु ते सत्य व धर्म यांच्या विरुद्ध वागतात असे मला आढळून आले यामुळे मी तुझ्या सान्निध्यास येऊन राहण्याचे योजले आहे इंद्र म्हणाला हे सुमुखी दैत्यांचे वर्तन कोणत्या प्रकारचे होते म्हणून पूर्वी तू त्यांच्यापाशी राहिली होतीस आणि पुढे तुला काय दिसून आले म्हणून दैत्यांचा व दानवांचा त्याग करून तू येथे आली आहेस लक्ष्मी म्हणाली इंद्रा स्वधर्माचे आचरण करणारे धैर्यभ्रष्ट न होणारे आणि स्वर्गप्राप्तीच्या मार्गामध्ये रममान होऊन राहणारे जे प्राणी त्यांच्याच ठिकाणी माझे प्रेम असते ते सुद्धा पूर्वी दान अध्ययन होम हवन ही कृत्ये आणि देवता अतिथी पितर व गुरु यांचे पूजन करीत असत हे काही खोटे नाही त्यांची ग्रह चांगली स्वच्छ केलेली असत त्यांच्या स्त्रिया त्यांच्या अधीन असत ते अग्निमध्ये होम करीत असत गुरूंची सेवा करीत असत त्यांनी बाहेंद्रियांचा निग्रह केलेला होता ते ब्राह्मणांचे हितचिंतक होते ते सत्यभाषण करीत असत ते श्रद्धालू असत त्यांनी क्रोधाचा जय केला होता ते दानशील असत ते कोणाचा मत्सार अथवा हेवा करीत नसत ते आपल्या स्त्रिया पुत्र आणि परिवार यांचे पोषण करीत असत ते केव्हाही क्रोधाच्या अधीन होऊन परस्परांच्या वैभवाची इच्छा करीत नसत ते धैर्य संपन्न होते त्यांना दुसऱ्याचे ऐश्वर पाहून केव्हाही वाईट वाटत नसे ते दान करीत असत आणि द्रव्याचा संग्रही करीत असत ते सौजन्य संपन्न करुण रसाचे ज्ञान असलेले अर्थात दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे सरळ व दृढ आणि मनोनिग्रह केलेले असे होते त्यांचा अनुग्रही फार मोठा असे त्यांचे सेवक आणि अमात्य सदैव संतुष्ट असोत, ते केलेले उपकार जाणीत असोत, ते प्रियभाषण करीत असोत, आणि योग्यतेन रूप सर्वांचा बहुमान करून त्यांना ते द्रव्य देत असत तसेच ते लज्जाशील व नियमनिष्ठ असत ते प्रत्येक पर्वाच्या वेळी पवित्र तीर्थाधिकांमध्ये स्नान करीत असत ते उत्कृष्ट प्रकारची उठणी आणि अलंकार धारण करीत असत उपवास व तप याचकडे त्यांची स्वभावताच प्रवृत्ती होती ते प्रख्यात ब्रह्मवादी होते ते शयनावर असताना कधीही सूर्योदय झाला नाही ते केव्हाही प्रभातकाली झोप घेत नसत ते रात्री दही व सक्तू ही नमी वर्ज करीत असत ते शुचिर्भूत आणि वेदपठन करणारे दैत्य प्रभातकाली द्रतामध्ये मुख पाहत असत मंगलकारक वस्तूंचे अवलोकन करीत असत ब्राह्मणांचे पूजन करीत सदैव धर्मवाद करीत केव्हाही प्रतिग्रह करीत नसत ते अर्धी झोप घेत असत दिवसा शयन करीत नसत दिन वृद्ध दुर्बल रोगग्रस्त व स्त्रिया यावर सदैव दया करण्यात आणि त्यांना आपल्या प्राप्तीचा अंश देण्यात ते आनंद मानत असत त्रासून गेलेला खिन्न झालेला उद्वेग पावलेला रोगग्रस्त कृष सर्वस्वाचा अपहार केलेला आणि दुःख पीडित या सर्वांना ते सदैव धीर देत असत ते निरंतर धर्माच्याच अनुरोधाने वागत असत ते केव्हाही परस्परांना पीडा देत नसत ते वाढविढिलांची सेवा करीत असत आणि इतरांना कार्यामध्ये सहाय्य करीत असत ते देव पितर व अतिथी यांची पूजा करीत असत आणि त्यांचे अर्चन करून अवशिष्ट राहिलेले अन्न भक्षण करीत असत ते सदैव तप व सत्य यांचा आश्रय करीत असत थाटाचे जेवण केव्हाही एकटे जेवित नसत परस्त्री करीत नसत ते सर्व प्राण्यांशी दय संबंधाने सारख्याच रीतीने वागत ते अंतरात्री ते अंतराली स्त्री सेवन करीत नसत पशूंचे ठाई अथवा विजातीय स्त्रीचे ठाई तसेच पर्वकाळी ते शुक्रमोक्ष करीत करीत नसत ते सदैव दान करीत असत कार्यदक्ष असत सरळपणाने वागत उत्साहसंपन्न असत आणि ते गर्विष्ठ नसत त्यांच्या ठिकाणी अत्यंत मैत्री होती व क्षमा वास्तव्य करीत होती तसेच सत्य दान तप शुचिर्भूतपणा दयालुता आणि भाषण, हे त्यांचे ठिकाणी वास्तव्य करीत असत त्याचप्रमाणे इंद्रा मित्रद्रोह, हा त्यांचा मित्रद्रोहणी केव्हाही नव्हता आणि निद्रा आलस्य असंतोष असूया अनालोचन अप्रमेम विषाद आणि अभिलाष यांचा त्या, त्यांचे ठिकाणी प्रवेश नव्हता इंद्रा अशा प्रकारे सर्व गुण दैत्यांमध्ये असल्यामुळे जगताच्या उत्पत्तीपासून अनेक युगे लोटून जात तोपर्यंत मी पूर्वी त्यांच्यापाशी राहिले होते पुढे काल विपरीत येऊन त्यांचे गुणही पूर्वीच्या अगदी उलटे झाले आणि ते काम क्रोधाधीन झालेले असून धर्म त्याचपासून निघून गेला आहे असे मला दिसून आले सभ्य पुरुष आणि वृद्ध लोक गोष्टी सांगू लागले म्हणजे हे त्यांची थट्टा करीत ते जरी गुणांनी कमी होते तरी सर, तरी सर्व गुणांनी श्रेष्ठ अशा लोकांची मात्सर्य करीत वृद्ध लोक आले तरीही तरुण बसलेच राहात पूर्वीप्रमाणे प्रत्युत्थान देऊन आणि नमस्कार करून त्यांचा बहुमान करीत नसत बाप जिवंत असता व तो चरितार्थ चालवीत असता पुत्र त्याचभर आपले प्रभुत्व गाजवी सेवक नसणारे लोकसुद्धा सेवकपणा मिळवून तो प्राप्त झाल्याचे निर्लज्ज प्रमाणाने प्रसिद्ध करी। त्यावेळी जे लोक धर्मबाह्य व निंद्य अशी कृत्ये करून पुष्कळ द्रव्य संपादन करीत ते त्यांना प्रिय वाटू लागले ते मोठ्याने बोलू लागले रात्री त्यांच्या घरी अग्नी मंद प्रज्वलित होऊ लागला पुत्र पित्याच्या व स्त्रिया आपल्या पतीच्या आज्ञेबाहेर वागू लागल्या आईबाप वृद्ध उपनयन करून वेद पढवणारा आचार्य अतिथी आणि शिक्षक यांचा ते मोठे आहेत असे समजून ते केव्हाही बहुमान करीत नसत बालकांचे पोषण करीत नसत भिक्षा व बली यांचे दान केल्यापासून आपण अन्नभक्षण करीत असत अन्नभक्षण करण्यापूर्वी होम करीत नसत किंवा त्या अन्नातील अंश पितर देव अतिथी आणि गुरु यांना देत नसत त्यांचे स्वयंपाकी कायावाच्या मने करूनही केव्हाही शुचिरभूतपणाची पर्वा बाळगीत नसत तसेच त्यांचे भक्ष केव्हाही गुप्त नसे धान्ये अस्तावस्त पसरलेली असत काक मूषक इत्यादी प्राणीही ते भक्षण करीत असत ते दूध उघडेच ठेवित असत उष्ट्याने तुपाला स्पर्श करीत त्यांच्या स्त्रिया कुदळी कोयते पेतारे चौऱ्या काशाची भांडी आणि कोणत्याही पदार्थाचे साहित्य याचकडे लक्ष देत नसत तट आणि गृहे विध्वस्त होऊ लागली तरीही ते त्यांचा प्रतिकार करीत नसोत, पशूंना बांधून ठेवून त्यांना गवत पाणी देत नसोत, लहान मुले तोंडाकडे पाहत राहिली तरी खाण्याचे पदार्थ आपणच खात पोष्य वर्गापैकी कोणालाही अन्न देऊन तृप्त करीत नसत थीर हिचडी मांस घारगे चकली वगैरे पदार्थ केवळ स्वतःच्यासाठीच तयार करीत असत देवपित्रांच्या अर्चना वाचून मांसभक्षण करीत सूर्योदय झाला तरी झोप घेत काल ही जणू त्यांची रात्रच असे रात्रंदिवस घरोघरी त्यांच्यात कलह चालू असत एखादा श्रेष्ठ पुरुष येऊन बसला तरी तेथे निकृष्ट प्रतीचे लोक त्याची सेवा करीत नसत ब्रह्मचर्यादी आश्रमांमध्ये असणाऱ्या लोकांची सेवा होत नसे धर्मभाज्य लोक परस्परांचा अत्यंत द्वेष करीत त्यांच्यामध्ये संकर सुरू झाला अस्तित्वातून गेला वेदवेते आणि स्पष्टपणे एक रुचाही न येणारे ब्राह्मण यांचा मान अपमान सारखाच होऊ लागला दासी दुराचारी बनल्या आणि हार अलंकार व वेष ही दुराचाराला शोभतील अशा प्रकारची धारण करू लागल्या त्यांचे चालणे बसणे पाहणे हेही दुराचार सूचकच होते क्रीडा संभोग आणि विहार यांच्या काली स्त्रिया पुरुषांचा वेश वेषधारण करीत आणि पुरुष स्त्री वेश वेषधारण करीत व त्यातच अत्यंत आनंद पावत असत ऐश्वर्य संपन्न असताना देखील नास्तिकपणाचा आश्रय करून आपल्या समर्थ पूर्वजांनी योग्य पुरुषांना दिलेल्या देणघ्या ते चालवीत नासे झाले एखाद्याला एखादे प्रसंगी द्रव्यासंबंधी काही अडचण आली आणि ती निवारण्यासाठी त्याने आपल्या मित्रापाशी प्रार्थना केली तर त्या कामी तो मित्र आपला अतिशय अल्प असाही स्वार्थ साधत असेल तर त्याचे द्रव्याचे कार्य म्हणून पाळी लोकांना परद्रव्याचा अपहार करण्याची आवड उत्पन्न झाली उच्च वर्णामध्ये व्यापार उदीम करणारे लोक दिसू लागले आणि शूद्र तपोनिष्ठ होऊन राहिले ब्रह्मचर्य व्रता वाचून काही लोक अध्ययन करू लागले व कित्येक लोक अध्ययना वाचूनच ब्रह्मचर्यां राहू लागले शिष्य गुरुची सेवा करीना एखादा गुरु तर शिष्याचा केवळ मित्रच बनलेला असे माता उत्साह पार नाहीसा झाला आणि वृद्धपणामुळे असमर्थ स्थिती प्राप्त होऊन थकून जाऊन ते आपल्या पुत्रांपास अन्नाची याचना करू लागले समुद्राप्रमाण गंभीर वेदवेत्ते ब्रह्मांड विद्वान ब्राह्मण शेती वगैरह करना आसक्त होन राख लोक श्राद्धा बसू लागले। दर रोज प्रात काली कुशल प्रश्न कर योजना कर कार्य करना पाठ्या गुरूं क्रिया शिष्य करीतना से उलट गुरूज शिष्या अत्यंत हितचिंतक बन गोष्ठी स्वत करू लगे सासू सासऱ्यांच्या देखत सून सेवकांना शासन करू लागली प्रत्यक्ष पतीलाही हात मारून त्याच्याशी भाषण व त्याला आज्ञाही करू लागली पिता हरप्रयत्ने करून पुत्राची मर्जी सांभाळू लागला त्याचप्रमाणे आपली संपत्ती भीतीमुळे आपल्या मुलांना विभागून देऊन तो कष्टाने काळ काढू लागला अग्नीने गृह दग्ध झाल्यामुळे चोराने अपहार केल्यामुळे किंवा राजाने घेतल्यामुळे एखाद्याचे द्रव्य नाहीसे झाले तर ज्याच्या संबंधाने हे मित्र आहेत अशी कल्पना असे तेच लोक द्वेषामुळे हसत असोत, या याप्रमाणे ते दैत्य कृतघ्न नास्तिक दुराचारी गुरुस्त्री गमन करणारे अभक्षभक्षण करणारे आसक्त झालेले अमर्यादशील आणि निस्तेज होऊन गेले काल उलट आल्यामुळे त्यांच्याकडून अशा तऱ्हेने आचरण घडू लागले वो सांप्रत ही घड़े इंद्रा आता दैत्यापाशी राहू नए मीन हो तू मजा आनंदपूर्वक स्वीकार कर हे देवाधिपति तू माझा बहुमान केवता ही मजा बहुमान करती मी ज्या वास्तव्य करीन तीन मालाइष्टि व मज्यासह रा आणि मीच अर्पण करते त्या जया वो दुसर सात मिल आठ देवता येऊन यून पाशी वास्तव्य करती आशा श्रद्धा धृती, धृति विजिती, सन्नती आणि क्षमा यी इंद्रा जया ही पूर्वी संगित्वी आठवी देवता हो मी और देवत्याग कर तुम्हार राज आगमन के लिए आता ज्यांचे अंतकरण धर्मनिष्ठ आहे अशा देवतांच्या सान्निध्यास आम्ही राहू याप्रमाणे लक्ष्मीने भाषण केले असता देवर्षी नारद आणि वृत्रहंता इंद्र या दोघांनाही आनंद झाला तेव्हा सर्व इंद्रियांना अल्लादित करणारा सुखकारक स्पर्श असलेला आणि सुगंधी असा अग्नीचा मित्र वायू आकाशामध्ये वाहू लागला आणि लक्ष्मीसह असलेल्या इंद्राला अवलोकन करण्याच्या इच्छेने देव हे पवित्र अशा इष्ट प्रदेशांचे ठाई उभे राहिले आणि त्यांनी इंद्राचा सत्कार केला नंतर लक्ष्मीची प्राप्ती झालेला देवश्रेष्ठ इंद्र आपला मित्रमहर्षी नारद याला बरोबर घेऊन हिरवे घोडे जोडलेल्या रथातून देवांच्या सभेकडे निघून गेला मग देवांना ज्याचा पराक्रम माहीत आहे त्या नारदाने इंद्राचे आणि देवीचे मनोगत जाणून सह आपले देवलोकी सुखाने आगमन केलेले आहे असे लक्ष्मीला निवेदन केले त्यावेळी स्वयंभू ब्रह्मदेवाच्या निवासस्थानी देदिप्यमान अशा स्वर्गातून अमृताची वृष्टी झाली दुंदुभी आपोआप वाजू लागले दिशा प्रसन्न होऊन शोभू लागल्या इंद्र वेळच्या वेळी धान्यावर वृष्टी करू लागला देवांच्या या विजयकाली पृथ्वी असंख्यात अशा रत्नांच्या खाणींनी विभूषित झाली गौडवाड्यातून धेनूंचे उत्कृष्ट शब्द ऐकू येऊ लागले मनुष्य बुद्धिमान कर्मनिष्ठ आणि सन्मागवर्ती अशी होऊन शुभू लागली देव मनुष्य किन्हर यक्ष राक्षस हे ऐश्वरसंपन्न व उदारांत करण झाले वृक्ष वाऱ्याने हल्ला तरी केव्हाई अवेळी त्याचे पुष्प देखील पडेनासे झाले मग फळ कोठून पडणार गाई वाटेल तितके दूध देऊन आनंद देऊ लागल्या आणि कठोर वासन कोणाच्याच मुखाने निघेनासे झाले असतो सर्व, सर्वाभिष्ट प्रद अशा इंद्रप्रभूती देवतांनी लक्ष्मीचा बहुमान केल्याची ही कथा जे लोक ब्राह्मण समुदायामध्ये जाऊन पठण करतील त्यांचे मनोरथ पूर्ण होऊन त्यांना लक्ष्मीची प्राप्ती होईल हे करुश्रेष्ठा तू मला हे लोकातील उत्कर्ष आणि विपत्ती या संबंधाने उत्कृष्ट उदाहरण सांगण्याविषयी विनंती केली होतीस त्याप्रमाणे मी आता तुला ते सर्व सांगितले आहे याचा विचार करून तत्व असेल ते घेत ओम तत्स्य